श्री योग वासिष्ठ वैराग्य प्रकरण सर्गचार श्री वाल्मिकी म्हणाले राजधानीत परत येत असताना पौरजनांकडून सत पुष्पांजलीचा वर्षा होत असलेल्या स्थितीत जयंताने अमरावती नगरीत प्रवेश करावा त्याप्रमाणे श्रीरामाने राजमंदिरात प्रवेश केला नंतर रामाने राजा दशरथ माता वसिष्ठ आपले आप्तबंधू ब्राह्मण आणि आपल्या पुरातील ज्येष्ठ वृद्ध पुरुष यांना नमस्कार केला स्नेही, माता द्विजगण याने प्रेमपूर्वक अनेकदा दिल्यामुळे रामाला झालेला आनंद गगनात माविला रामाच्या प्रिय भाषणानेही सर्वांना आनंद झाला हा आनंद मृदू अशा मुरलीमधील मधुर आलापाप्रमाणे सर्व दिशामध्ये भरून राहिला होता श्रीरामाच्या आगमनाप्रित्यर्थ आयोजित केलेला आनंदोत्सव आठ दिवस पर्यंत चालू होता आपल्या आगमनामुळे आनंदीत झालेल्या लोकांचे आनंद परिपूर्ण उद्गार ऐकत राम आनंदाने राहत होता तोही ठिकाणी पाहिलेले विविध देशाचार वर्णन करीत काल घालवित होता त्यानंतर एके दिवशी प्रातकाळी उठून यथाव्यथी संध्या करून राम इंद्राप्रमाणे पराक्रमे असलेल्या आपल्या पित्याच्या सभास्थानी येऊन वसिष्ठाधिकांसह नाना प्रकारच्या कथा आणि इतर भाषण करीत काही काळ तिथे राहिला मग पित्याच्या आज्ञेने पुष्कळ सिना बरोबर घेऊन मृगया करण्यासाठी म्हणून वनात निघून गेला तेथून परतल्यावर स्नानाधिक विधी आटपून मित्र आणि बंधू यांसह भोजन उडकून त्यांच्याच सहवासात रामाने रात्र घालवली अशा रीतीने हे भरद्वाजा तीर्थयात्रेन परतल्यावर राजपुरुषाला योग्य असे सर्व व्यवहार करीत आणि आपल्या शोभनीय कृतीने लोकांच्या अंतःकरणाला चंद्राप्रमाणे आल्हाद देत रामाने काही दिवस आपल्या बंधूंसह वर्तमान पित्याच्या घरी घालवले इतिश्री वासिष्ठ महारामायने महारा वैराग्य प्रकरणे चतुर्थसर्ग